माणिक वर्मा या नावाभोती संगीत प्रेमी दुनिया जी है विशेषतः महाराष्ट्र जो संगीत प्रेमी विश्व है ये यवाभोवती सगे आपुल संगीता जग मधे कलेक् जग मधे सन्म्मा आदर प्राप्त करना चीज शक्यता पुष्क परंतु इतकी प्रचंड आपुल्घर जी मुलगी है अस सी किमया अतिशय कठिन है आणि माणिकला ही किमान साधलेली आहे तिने काही ती मुद्दाम साधाई होऊन काही केलेलं आहे असं मला वाटत नाही निसर्गदत्त ज्या काही काही गोष्टी असतात त्याच्यातूनही ती आलेली असावी असं मला वाटतं मी काही संगीत समीक्षेच्या भाषेत बोलत नाही परंतु या यशाचं मला एकच गमक दिसतं की हे जे अर्जव आहे हे तिच्या गाण्यातला अर्जव तिच्या गाण्यातला प्रसाद गुण तिच्या गाण्यातला माधुर्यगुण हा लोकांना कुठेतरी अंतकरणात आपुलकी निर्माण करायला कारणीभूत झालेला आहे माणिक आता इथे बसलेली आहे गेली किती वर्ष ती गाते मी आता हिशोब सांगत नाही पण तिलाच विचारतो किती वर्ष झाली माणिक छत्तीसपासनं छत्तीसपासनं आज हे चौन्याशी आता मी गणितात नाही पडत इतकी वर्षाचा हा हिशोब झालेला आहे या इतक्या वर्षामध्ये इतक्या वर्षामध्ये माणिकनी इतकं प्रेम मिळवलेलं आहे आणि सांस्कृतिक जीवनामध्ये एक धागा असल्यासारखं तिचं गाणं शिरलेलं आहे तर आज ही संगीताची नाट्यसंगीताची मैफिल आहे पण माणिकनी सुरुवात केली ती भावगीत गायिका म्हणून मला आठवत आहे की खूप वर्षापूर्वी ती छत्तीस साल म्हणाली त्या वर्षी मी मॅट्रिकला बसलो होतो तर त्या वर्षी ये तिमेरा शांतवा या हृदयीच्या भावना नावाचं त्याचं गाणं पहिल्यांदा आलं होतं भावगीतांच्या जमान्यामध्ये ती एकदम उठून अशी दिसली ती त्या ह्याच्यामध्ये माणिक मला सांग की ही भावगीतं सावळाचा रंग तुझा आपलं नाट्यसंगीत हे शास्त्रीय संगीतावर आधारलेलं असल्यामुळे नॅचरली माझा त्याच्याकडे ओढा होता परंतु ते आत्मसात करण्याची त्यावेळे माझ्यात एवढी आणि असं वाटायचं की महाराष्ट्रावर नारायणराव बालगंधर्वांचा जो पगडा आहे त्याला आपण कुठे धक्का देता का मानूस पण तुला माहिती नसेल कदाचित पण ते आम्हाला श्रोते म्हणून माहितीये की बालगंधर्वांना ज्या क्वालिटीच ज्या तऱ्हेचं प्रेम मिळालं तसंच गायिका म्हणून महाराष्ट्राचं तुलाही मिळालेलं खूप ऐकल्या बारकाईने आणि त्या प्रत्येक जागांजागा त्यांची मी बारकाईने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मला असं वाटलं की आपण एखादा आणा तरी त्यांच्या पर्यंत पोहचू शकू त्याच वेळेला मी त्यांच्या रेकॉर्ड केले तुला त्यांचं कुठलं असं वैशिष्ट्य असं वाटलं की जे अतिशय मोहक आहे जस नारायणिका करताना स्त्रियांच्या बारकाईनी अवलोकन केलं तसच गात गा असताना सुद्धा ती स्त्री गाती याचा विचार त्यांनी ठेवून म्हणजे पुष्कळ वेळेला आणि आक्रमकता येते लढेवाळपणा जो आहे तो त्यांनी तसाच कायम ठेवला आणि दुसरं म्हणजे त्यांच्या तानेची जात ही जरा इतरांपेक्षा त्यांच्या तानेमध्ये गमक अंग जास्त पण ते गमक सुद्धा गोडवा ठेवून गमक आक्रमक गमक पुष्कळ खोकला आलंय हे कळत नाही असं होत तसं त्यांचं गमक येत नाही स्वराना धक्का न देता ती गमक गमक बरे बायदे नारायणराव बालनेद्रांनी तुझं गाणं ऐकलं होतं की नाही हो माझ गाणं ऐकलं होतं पण त्याच्यात मी नाट्य सांगित नव्हतं गायला अमृतावाणी गोड गायले होते पण त्या अमृतावानी गोड मध्ये सुद्धा मला नारायण पुष्का चिपिकल जागा घेता आल्या ऐकत असताना त्याला फार आनंद झाला सगळ्यांना वाटायचं कि इतकं होतं आणि तू नाटकात यावंस असं आम्हाला भीती वाटते की नाही मला अगदी नारायण राणा मी विचारलं की म्हटलं मला नाना मला सगळ्यांनी तुमची नाट्यसंगीत मला बसवाल का तर, तर ते म्हणजे मी एक कंडिशन आहे तर ते म्हणाले कि तू मला पुन्हा कानोपात्र उभं करायचं करावी अशी माझी कानोपात्र कानुपात्रेची आणि मग हे तू जर माझ मान्य केलं तर मी हे तुला सगळी गाणी शिकव पण ते मला शक्यच नव्हतं कारण हो नाट नाटकापासून मी लांबवतो पण एक तू नाटकात काम केलं नाही रंगभूमीचं नुकसान झालं हे खरंय परंतु त्या संगीत रंगभूमीवरचं जे नवनीत आहे जे लोणी आहे संगीताचं ते मात्र लोकांना भरपूर मिळालं हा एक त्यातला फायदा त्यां ज्यांच्याकडून तू घेतलंस म्हणजे ज्यांची स्फूर्ती ज्यांच्याकडून मिळाली तो तर अलौकिक अशा प्रकारचा मनुष्य असत्रामुळे ती अलौकिकता तुझ्या गाण्यामध्ये सुद्धा दिसेल आता मी जास्त वेळ बोलत नाही आणि लोकांना ऐकायचं नाठा माझा पु ल देशपांडांच्या बरोबर काही ऐकायची नाही त्यांना त्यांना आता